इसापनीती वाचक मिलिंद लव्हाणकर इसाबचे चरित्र इसापनीती लिहिणारा इसाब हा इसवी सणापूर्वी सहाव्या शतकात होऊन गेला नावाच्या देशातील आमोरियम या गावी तो जन्मला त्याचे आईबाप गुलाम असल्यामुळे तो जन्मत गुलाम होता तो रूपाने अत्यंत कुरूप असून रंगाने काळा होता त्यामुळे त्याला बघून बायका मुले घाबरून असत त्या कारणाने त्याच्या मालकाने त्याला आपल्या घरात न ठेवता दूर शेतात राखणीच्या कामास पाठवले एकदा आपल्या शेताची काय परिस्थिती आहे ती बघण्यासाठी मालक शेतावर गेला तेव्हा त्याच्या कुळांनी त्याला चांगले अंजीर भेट दिले त्याने त्या आपल्या नोकरांजवळ देऊन तो स्नान करावयाला गेला ते पिकलेले अंजीर पाहून नोकरांच्या तोंडास पाणी सुटले त्यांनी मागला पुढला विचार न करता सर्व ते खाऊन टाकले पण नंतर मालक परत आल्यावर त्याला काय सांगायचे हा त्यांना प्रश्न पडला तेव्हा त्यांनी संगणमत करून इसापने अंजीर खाल्ल्याचे सांगायचे ठरवले त्याप्रमाणे मालक परत येताच त्याने इसापला पुढे करून त्यानेच अंजीर खाल्ल्याचे सांगितले त्याबरोबर मालक खूप संतापला त्याने इसाबला कडक शिक्षा करावयाचे ठरवले त्यावर इसाब क्षणभर शांत उभा राहिला मालकाच्या पायावर लोटांगण घालून तो म्हणाला मालक मी जर खरंच अपराध केला अशी आपली खात्री पटली तर मला जरूर शिक्षा करा पण त्यापूर्वी आपण जर मला अर्ध्या तासाची मुदत दिली तर मी माझ्या निरपराधीपणा सिद्ध करून दाखवे मालकाने त्याची विनंती मान्य केली तेव्हा इसाबने गरम पाण्यात मीठ टाकून ठोते त्याला नंतर घशात बोटे घालून ओकारी काढली तेव्हा ओकलेल्या पदार्थात अंजीराचा मागमूसही नव्हता ते पाहून मालकाला त्याच्या निरपराधीपणाबद्दल खात्री पडली हे काम आपल्या लबाड नोकरांचेच असले पाहिजे हे त्याच्या लक्षात आले त्याने नोकरांना इतरांनाही इसाबचे अनुकरण करावे ते सांगितले तेव्हा आपले कृत्य उघडकीला येऊन आपली फजित्ती होणार असे दिसतात त्या नबाड आपला गुन्हा कबूल केला त्या प्रसंगी इसापने दाखवलेली समय सूचकता व चातुर्य पाहून मालक त्याच्यावर खुश झाला त्याने इसापला परत नेऊन आपल्या घरी ठेवले पुढे एकदा मालकाला पैशाची फारच अडचण निर्माण झाली तेव्हा ना त्याने इसापला एका गुलामांच्या व्यापाऱ्याला विकले तो व्यापारी गुलामांच्या रोक्यावर मोठमोठे बोजे देऊन त्यांना गावोगाव हेडवीत असे एक दिवस बोजे उचलण्याची वेळ आली तेव्हा इतर गुलामांनी पटापट जे बोजे ह्यांच्या आधीच इसापने त्या सर्वांच्या जेवणाच्या साहित्याचा जड बोजा उचलून घेतला आधीच आशक्त असताना त्याने सर्वात जास्त बोजा डोक्यावर घेतल्याबद्दल इतर गुलाम इसापला हसू लागले त्यावेळी इसाप काहीच बोलला नाही उचललेला जड बोजा डोक्यावर घेऊन तो कसा कसा चालू लागला पण दर दिवशी त्याच्या बोजातले खाण्याचे पदार्थ कमी कमी होऊ लागल्याने मुक्कामावर पोचण्यापूर्वी त्याच्या डोक्यावर देण्यास काहीच शिल्लक राहिले नाही इतरांचे बोजे कायमच होते ते पाहून सर्वांनी इसाबच्या चातुर्याची फार तारीफ केली त्यानंतर दरवेळी इसाबने जेवणाच्या साहित्यचा बोजा घ्यायचा मालकाने ठरवून टाकले काही दिवसांनी त्या मालकाला दोन तीन गुलाम विकण्याची वेळ आली तेव्हा त्याने दोन चांगले धट्टे गुलाम आणि तिसरा अशक्त इसाम इसाप असे तीन गुलाम विकायला काढले इसाफ हा कुरुप व अशक्त असल्यामुळे त्याला कोणी विकत घेणार नाही असे मालकाला वाटले म्हणून त्याने इसाफला त्या दोघांच्या मध्ये उभे केले त्याच्या अशक्तपणामुळे दुसऱ्या दोघांचा सशक्तपणा लोकांच्या नजरेशी येईल आणि ते दोन गुलाम तरी लवकर विकले जातील अशी मालकाची कल्पना होती थोड्या वेळाने झानथस नावाचा एक तत्व तिथे गुलाम विकत घेण्यासाठी आला या तीन गुलामांपैकी दोन धट्टे कट्टे असलेले पाहून त्यांना झांथसने विचारले अरे तुम्हाला काय काय काम करता येतात त्यावर त्या दोघांनी उत्तर दिले आम्हाला सर्व काही करता येते तेव्हा झांथसने इसापरे पाहून त्याला विनोदाने विचारले आणि तुला तुला काय काय करता येतं त्यावर इसाप म्हणाला माझ्या या सोबत्यांनी सगळी कामं करून टाकल्यावर माझ्यासाठी काय शिल्लक राहणार तरीपे का दल मनापासन करीन निदान माना विकत घर मुला दाखन भीति घुसा कशा से जरूरी पड़ा नहीं हिशाब से टतुराई से उत्तर ऐको लान खुश तो गुणी मानसा चाहता होता ओखले के हिशाब कामान्य नहीं तो हशार है हिशाबला विकत घेन आप घरी गेल्यावर झांथसला घरातल्या लोकांची थटका करण्याची लहर आली त्याने इसाबला बाहेर उभे राहण्यास सांगितले स्वत घरात जाऊन त्याने घरातल्या माणसांना म्हटले आज मी एक फार सुंदर गुलाम विकत आणला आहे त्या ऐकून सगळेजण मोठ्या आतुरतेने इसाबला बघण्यासाठी बाहेर आले पण जेव्हा इसाबचा काळा रंग आणि त्याचे रूप त्यांच्या नगरीत पडले तेव्हा ते सगळेजण घाबरून पडत सुटले झांथसच्या घरी असताना इसाब आपल्या अंगच्या चातुर्यामुळे प्रसिद्धी झाला त्या काळातल्या त्याच्या चातुर्याच्या अनेक कथा इसापल्या बायकोचे भांडण झाले झांथसची बायको त्याच्याशी बोले नाशी झाली तेव्हा झांथसने इसापला भांडण मिटवण्याचा उपाय विचारला त्यावर इसापने त्याला एक युक्ती सांगितली त्याने सांगितल्याप्रमाणे जेवणाच्या वेळी झांथस इसापला म्हणाला माझ्या खऱ्या हितचिंतक आणि विश्वासू मित्राला घेऊन ये त्यापे झाला ते पाहून झांतसची बायको संताप ती इसापर यांचं हित पाहणारा विश्वासू मित्र काय कुत्रा आहे आणि मी कोणीच नाही का त्यावर इसाब शांतपणे म्हणाला बाई आपण जर मालकांच्या खऱ्या हितचिंतक स्नेही असता तर एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून त्यांच्याशी भांडवून पंधरा पंधरा दिवस आबोला झाला गावात गावकऱ्यांची सभा भरली होती तेवढ्यात एका गरुड पक्षाने गुलामाच्या पायातला वाळा ऐन सभेच्या मध्यभागी आणून टाकला सर्वांना तो मोठा अपशकून वाटला पण त्याचा अर्थ काय ते त्यांना उम देणार झांथसच्या विद्वत्तेबद्दल सरवाना आदर असल्याने त्याने तेव्हा तोही घरी आल्यावर इसापला त्याने घडलेली हकीकत सांगितली आणि त्या घटनेचा अर्थ काय असावा असे विचारले त्यावर इसाप म्हणाला आपण जर गुलामगिरीतून मुक्त कराल तर सांगतो झांथसने त्याची अट केली तेव्हा इसाबने त्याला सांगितले कोणीतरी राजा आपल्या गावावर चाल करून येत असून गावातील सर्व लोकांना गुलाम करण्याचा त्याचा हेतू आहे असा त्या गरुडाच्या कृत्याचा अर्थ आहे तरी सर्व गावकऱ्यांना सावध राहायला सांगा झानथसने त्याप्रमाणे गावकऱ्यांना सांगितले थोड्याच दिवसात खरोखरच लिडिया देशाचा राजा क्रिसस याने झानसच्या गावकऱ्या स्मिर पाठवला तुम्ही मला मुकाट्याने अमुक एक रक्कम खंडणी म्हणून द्या नाहीतर मी स्वारी करून तुमचा गाव लुटीन तेव्हा गावकरी फार काळजीत पडले त्यांनी सभा भरविली इसाबची गुलामगिरीतून सुटका झाल्यामुळे तो ही सभेत एक नागरिक म्हणून उपस्थित होता इसापने गावकऱ्यांना सांगितले मित्र खंडणी देऊन आपली मानहानी करून घेऊ नका यावेळी जर आपण माघार घेऊन त्याची मागणी मान्य केली तर क्रिसस आपल्याला कायमच त्रास देत राहील त्यासाठी वेळ आल्यास त्याच्याशी दोन हात करण्याच्या तयारीत आपण राहून हो। आपलं स्वातंत्र्य टिकवण्याचा प्रयत्न करण हाच मार्ग योग्य आहे असं मला वाटत त्या सभेत क्रिसही हजर होता त्याने ही हकीकत क्रिससला सांगितली इसाब जोपर्यंत तिथे आहे वकील क्रिससला म्हणाला तोपर्यंत तो, तो गाव आपल्या हाती लागण अशक्य आहे तेव्हा क्रिससने धानसच्या गावकऱ्यांना निरोप पाठविला की तुमच्या गावात इसाप नावाचा जो गृहस्थ आहे त्याला माझ्याकडे पाठवून द्या तेव्हा खंडणीच्या ऐवजी इसापला पाठवण्याची अट गावकऱ्यांना पसंत पडली ते राजाची अट कबूल करण्याच्या विचारात असलेले पाहून इसाबने त्यांना एक गोष्ट सांगितली जोपर्यंत मेंढ्यांच्या कळपाबरोबर पुत्रे आहेत तोपर्यंत मेंढ्या आपल्या हाती लागणार नाहीत हे पाहून लांडळा मेंढ्यांकडे तह करायला आला त्याने त्यांच्याकडे त्यांच्यावर हल्ला न करण्याच्या बदल्यात कुत्र्याची मागणी केली मेंढ्यांनी खुश होऊन त्याची मागणी मान्य केली आणि कुत्र्यांचं कुत्र्याचं संरक्षण नाहीस होतात लांडग्याने एका पाठोपाठ एक सर्व मेंढ्यांना मारून खाल्लं ही गोष्ट ऐकून लोकांना आपली चूक कळून आली तरी ईसा पुढे त्यांना म्हणाला असं असलं तरीही मी क्रिसच्या दरबारात जाणं हेच तुमच्या जास्त हिताचं आहे त्याप्रमाणे इसाप त्रिसच्या दरबारात गेला तिथे त्याच्या चातुर्याची फार तारीफ झाली तिथे असतानाच त्याने इसाप निधीतल्या बहुतेक गोष्टी रचत असल्या पुढे आज्ञेवरून उपाध्या दक्षिणा देण्यासाठी इसाफ गेला असताना त्या उपाध्यायांचे वाईट वर्तन पाहून त्याने देणग्या घेण्याची तुमची लायकी नसल्याने मी तुम्हाला एक कवडीही देणार नाही असे त्यांना स्पष्ट सांगितले त्यावर चिडून जाऊन उपाध्यायांनी इसापवर हल्ला करून त्याला ठार केले त्यापूर्वी त्यांची समजूत राहण्यासाठी इसापने त्यांना पुष्कळ नीती कथा सांगितल्या पण त्यांचा काही उपयोग झाला नाही मरताना इसापने उपाध्यायांना सांगितले तुम्हाला या दुष्कृत्याचं प्रायशित्त लवकरच भोगावं हो लागेल आणि त्याच हे भविष्य लवकरच खरे झाले डेल्फी येथील अनेक मोठमोठी संकटे येऊन त्यांनी इसापला मारून त्याच्याकडून घेतलेल्या पैशाचा हजारपट दंड त्यांना भरावा लागला इसाबच्या व्यक्तिगत वे जीवनाबद्दल फारशी माहिती मिळत नाही त्याने लग्न केले होते पण त्यात संतती झाली नाही पुढे त्याने एक मुलगा गट्टत घेतला पण तो दुष्ट कृतघ्न निघाला असा उल्लेख येथे आहे इसाबच्या मृत्यूनंतर वर्षांनी ग्रीसमधील अथेन्स शहरातील लोकांनी इसाबचा उत्तम पुतळा तयार करवून शहरातील प्रमुख चौकात उभारला रचल्या तरी त्यातून त्याने माणसांना नीती शिकवली जगात कसे वागावे हे शिकवले पण असे असूनही त्या गोष्टी केवळ उपदेश पर नसून अत्यंत रंजक पद्धतीने रचल्या असल्याने त्यांना जागतिक लोकप्रियता मिळाली जगातील सर्व प्रमुख भाषातून इसाप नीतीची भाषांतरी झाली आहे